पुस्तक बहुरूप गांधी लेखिका अनुबंदोपाध्याय वाचक विद्या पाटील प्रकरण सातवे सांबार व्या वर्षी गांधीजींना एरोड्याच्या तुरुंगात ठेवलं होतं बरोबर वल्लभभाई पटेल होते वल्लभभाईंना सँडल्स करून हवे होते पण तुरुंगात त्या वर्षी कुणी चांगला सांभार नव्हता गांधीजी म्हणाले मला चांगलं चांबडं आणून द्या मी तुमच्यासाठी सँडल्स बनवतो खूप वर्षापूर्वी शिकलेली कला माझ्या हातात अजून आहे का बघूया मी फार चांगला सांभार होतो सोदेपूरच्या खादी प्रतिष्ठानच्या वस्तूसंग्रहालयात माझा कारागिरीचा नमुना पाहायला मिळेल मी खरं तर ते सॅंडल्स यांच्यासाठी पाठवले होते ते म्हणाले हे मी पायात कसे घालू हे तर डोक्यावर ठेवायला हवेत टॉर्स्टाय फॉर्मवर मी असे बरेच बनवले होते एकोणीशे अकरामध्ये गांधीजींनी त्यांच्या भाषाला लिहिलं सध्या मी सँडल्स तयार करण्यात गुंतलो आहे मला हे काम आवडतं आहे आणि ते येथे आवश्यकही आहे मी आजवर 15 जोडे बनवले आहेत तुला जेव्हा नवीन सँडल्स से हवे असतील तेव्हा मला पायाचं माप पाठव ही कला ते दक्षिण आफ्रिकेत असताना शिकले त्यांचे जर्मन मित्र कालेन बाक यांच्याकडून गांधीजींनी इतरांनाही पादत्राणं बनवायला शिकवलं आणि शिष्यानी त्यांच्या गुरुपेक्षाही चांगली पादत्राणं बनवली त्यांची पादत्राणं फार्मच्या बाहेर विकली जात त्या दिवसात गांधीजींनी पायजम्याबरोबर सँडल्स वापरण्याची पद्धत सुरु केली होती उष्ण प्रदेशात बंद बुटांपेक्षा सॅन्डल्स जास्त आरामशीर वाटतात आणि थंडीत त्यात आतून मोजेपण घालता येतात सरदार पटेल जवाहरलाल आणि इतर काही मंडळी एकदा गांधीजींचा काही सल्ला घ्यायला सेवाग्रामला गेली होती गांधीजी प्रशिक्षणार्थीच्या एका गटाला सूचना देत होत सँडल्सचे पट्ट इथं असले पाहिजेत आणि टाक असे इथे घालायचे आणि तळाशी जिथे पायाचा जास्त दाब पडतो तिथे चांबड्याचे तुकड़ तिरके लावायचे गांधीजींच्या मार्गदर्शनानं दुरुस्त होत होत्या एक पुडारी म्हणाले पण ते आपला वेळ वाया घालवत आहेत गांधीजी म्हणाले त्यांच्या शिकण्यावर राग काढू नका तुम्हाला वाटलं तर तुम्हीही पहा चांगले सँडल्स कसे तयार होतात ते एकदा गांधीजींनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खेड्यातल्या सांबारांना मेलेला बैल कापताना पाहिलं त्यांनी त्यांच्या गावठी सुरीनं गेलेला बैल व्यवस्थित कापला त्याचं कौशल्य गांधीजींवर प्रभाव टाकून गेलं त्यांना कुणीतरी सांगितलं की शल्य विषारात सुद्धा हे काम इतकं नीटपणे करू शकणार नाही गांधीजी म्हणत प्रत्येक वैद्यकीय शाखेचा विद्यार्थी हा चांबारच असतो पण डॉक्टरच्या कामाला समाजात मान आहे पण सफाई करणारा किंवा सांभार कमी दर्जाचा मानला जातो हिंदूंना ते अस्पृश्य वाटतात गांधीजींना नुसते जोडे समाधान वाटलं नाही त्यांचा चांगलं सांबार होतं जगभराचे लोक पायात जोडे वापरतात ते कातडं घट्ट्या कट्ट्या मारून मिळवलं जातं गाई बैल मेंढ्या बकरे मारले जातात गांधीजींना पशुहत्या मान्य नव्हती आपल्या पत्नी किंवा मुलगा यांच्या आजारपणात त्यांना गायीचं मांसाचं सार किंवा अंडी देण्याला नकार देणारे गांधीजी जोड्यांसाठी प्राणी मारणं मान्य करतील हे शक्यच नव्हतं पण त्यांना चाभड्याची गरज भासत होती नैसर्गिकपणे मृत्यू पावलेल्या प्राण्यांचंच कातडं वापरायचं असं त्यांनी ठरवलं अशा प्रकारे तयार झालेले बूट सँडल्स अहिंसक चप्पल म्हणून ओळखले जात प्राणी मारून त्यांचं कातडं वापरणं सोपं होतं आणि कातडी कमावणारे लोक अहिंसक कातड़ पुरवत नसत त्यामुळे गांधींना कातडं कमावण्याची कला शिकावी लागली त्यांच्या असं लक्षात आलं की नऊ कोटी रुपयांची बिनगमवलेली कातडी दरवर्षी निर्यात होतात शास्त्रोक्त पद्धतीनं ती कातडी कमावून कोट्यावधी रुपयांच्या त्यांच्या वस्तू परदेशातून भारतात येतात यात नुसतं पैशांचं नुकसान नव्हतं तर संधीचं होतं कातडी कमावण्याचं आपलं कौशल्य वापरण्याची आणि चामड्याच्या चांगल्या वस्तू तयार करण्याची संधी आपण गमावत होतो सूत तयार करणारे विणकार जसे बेकार झाले होते तसे शेकडो कातडी कमावणारे आणि चांबार उपजीविका घालवून बसले होते कातडी कमावण्याचा व्यवसाय हलका कधीपासून मांडला जाऊ लागला ते गांधींना कळन पूर्वीच्या काळी असं नसावं हो। पण आज मात्र लक्षावधी माणसं कातडं कमावण्याचा उद्योग करतात आणि त्यांना पिढ्यान अस्पृश्य मांडलं जातं उच्च लोक त्यांना दूर ठेवतात आणि त्यांना कलाहीन शिक्षणहीन अस्वच्छ आणि लाजीरवाणं जीवन जगावं लागतं खरं तर कातडी कमावणारे सफाई काम करणारे पादत्राणं बनवणारे लोक समाजाची सेवा करतात उपयोगी काम करतात तरीही जातीपाती पाळण्यामुळे देशाच्या जा एका हिश्याला लाजीरवानं जीवन जगावं लागतं इतर देशात एखाद्यानं कातडी कमावणं पादत्राणं करणं हा व्यवसाय म्हणून निवडला तर त्याला अस्पृश्य समजत नाही हा ग्रामीण उद्योग पुन्हा करण्यासाठी गांधीजींनी जनतेला आवाहन केली कातडी कमावण्यासाठी रसायनं फुरोना यांच्याकडून ही कला जिवंत ठेवण्यासाठी मदत मिळवली कातडं कमावण्याच्या सुधारित पद्धतीमुळे गोमांस खानं बंद होईल असं गांधीजींना वाट जेव्हा मेलेली गाय ढोराच्या घरी आणली जाईल तेव्हा संबंध कुटुंबाला आनंद होईल मेलिया जनावरांच्या मांसाची मेजवानी असा त्याचा अर्थ असे मुलं त्या जनावरांभोवती नाचत आणि जेव्हा त्याचे तुकडे करत तेव्हा मुलं हाडं आणि मांसाचे तुकडे एकमेकांवर टाकत गांधीजींना या दृश्याचा उभं घेई अस्पृश्य ढोरांना गांधीजी विचारत तुम्ही हे मृत मांस खाणं सोडून नाही का देणार ते तुम्ही सोडलं नाहीत तर मी तुम्हाला अस्पृश्य मांडलं नाही तर जुन्या विचारांचे लोक तुम्हाला टाळतील ती वाईट घरडी सवय आहे ते म्हणत आम्ही मिळेल जनावरांना फाडायचं कातडी काढायची तर मांस खायचं नाही हे शक्य नाही गांधीजी वाद घालत का बर, मी तुमच्यासारखं काम करताना तुम्हाला दिसेन पण मी मृत मांस खाणार नाही माझ्या पूर्वीच्या अनुभवावरून मी सांगतो की भंगी काम आणि कातडी कमावण्याचं काम अतिशय स्वच्छ आणि निरोगी पद्धतीने करता येतं साबरमती आणि वर्ध्याच्या आश्रमात गांधीजींनी कातडं कमावण्याचा विभाग सुरू केला त्याची सुरुवात छोट्या प्रमाणात केली पण नंतर कातडी साठवून ठेवण्यासाठी पक्की इमारत बांधली गांधीजींनी इमारतीसाठी पन्नास रुपये मिळवले तिथे आश्रमातली मुलं तज्ञ तांबारांच्या मदतीनं कातडी कमावण्याचं काम करीत तिथे बनवलेल्या चामड्याच्या वस्तूंची खुल्या बाजारात विक्री होईल सर्व काम मृत जनावांच्या कातड्यापासून होईल गांधीजींनी कलकत्त्याच्या चामड्याच्या राष्ट्रीय कारखान्याला भेट दिली क्रोम लेदर बनवण्याची सगळी प्रक्रिया बारकाईनं पाहिली त्यांनी तिथे खारवलेल्या कातड्यांना केस निघून येण्यासाठी चुना कसा लावतात ते पाहिलं रंग कसा लावतात तेही पाहिलं रवींद्रनाथ टागोरांच्या शांतीनिकतनात चामड्याच्या संदर्भात बरंच संशोधन होईल तेही गांधीजींनी समजून घेतलं ग्रामीण लोकांची पूर्वापार चालत आलेली कातडी कमवण्याची कला गांधीजींना हरवून जायला नको होती तसंच ही कला खेड्याकडून शहराकडे जायला नको होती कारण त्यात ग्रामीण लोक उद्ध्वस्त होणार होते त्यांचे हात आणि डोकं कौशल्यानं वापरण्याची संधी गमावणार होते मेल जनावर खेडेगावातून एका जागेपासून दुसरीकडे नण्यासाठी ते काही चांगला मार्ग शोधत होते ढोर लोक ते उडत नेत त्यामुळे कातड्याला इजा होत असे त्यामुळे कातड्याची किंमत कमी होत असत त्यांना हाडांचा उपयोग कसा करावा हे माहीत नसे त्यामुळे ते कुत्र्यांना घालत हाडांपासून बनलेल्या कपाटांच्या मोठी आणि बटणं परदेशातून भारतात येत हाडांची पूड हे चांगलं खत असतं गांधीजी सांबाराच्या झोपड्यातून गेले त्यांच्याशी मिळून मिसळून राहिले बोलले त्यांनीही गांधीजींवर विश्वास टाकला आणि आपलं भविष्य बदलण्याचा निर्धार करून आलेला मित्र म्हणून त्यांच्याकडे पाहिलं त्यांच्या वस्तीत गांधीजी गेल तेव्हा त्यांनी पिण्याचं पाणी नाही म्हणून तक्रार केली सार्वजनिक विहिरीवर त्यांना पाणी भरायला बंदी होती देवळात जाण्यास मनाई होती लोक त्यांना टाळत आणि गावाबाहेरच्या वस्तीत त्यांना रहावं लागेल गांधीजींना या सगळ्याच फार दुःख झालं लाजही वाटली त्यांना मदत करून त्यांना उपकृत करण्यावर गांधीजींचा विश्वास नव्हता त्यांनी स्वतःच्या पाळ उभं राहावं अशी त्यांची इच्छा होती त्यांनी टागोरांजवळ भविष्यवाणी वर्तवली की जेव्हा शारीरिक श्रमाकडे माणसं तुच्छतेने पाहू लागली तेव्हा भारताचा काळा दिवस उगवला आणि असाही दिवस उगळेल की आपल्याच बांधवांना मानवी अधिकार ज्यांनी नाकारले त्यांना या अन्याय अन्या आणि अन्या निर्दयकृत्याचा जाब द्यावा लागेल ढोर मंडळींना कामाचा योग्य मोबदला मिळावा खरं शिक्षण मिळावं वैद्यकीय मदत मिळावी यासाठी समर्पित कार्यकर्त्यांची एक फळ निर्माण व्हावी असं गांधीजींना वाटत होतं त्यांनी रात्रशाळा चालवाव्यात हरिजन मुलांना सलिना घेऊन जावं त्यांना वेगवेगळी ठिकाणं दाखवावीत त्यांनी स्वतः सांबार वस्तीत रात्रशाळा उघडल्या आणि हरिजनांसाठी काम करण्यावर लक्ष केंद्रित केलं चर्मकारांनीही या कामाला प्रतिसाद दिला आणि केवळ मृत जनावरांचीच कातडी वापरण्याचं आश्वासन दिलं काहींनी दारू पिणं आणि मृत मांस खानं सोडून देण्याचं कबूल केलं गांधीजी एकदा चांबराच्या सभेला गेले तेव्हा त्याच्या पायात फाटक्या चपल्या होत्या ते दौऱ्यावर होते आणि जास्तीचा सा, सँडल्सचा जोड बरोबर नव्हता चांबराच्या हे लक्षात आलं आणि त्यातल्या दोघींनी अहिंसक चपडेचा एक जोड केला आणि त्यांना भेट म्हणून दिला गांधीजींनी एकदा दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांना तुरुंगात घालणाऱ्या जनरल रमर्सनं हातानी बनवल्या सँडल्स म्हणून भेट दिल्या होत्या गांधीजींच्या सत्तराव्या वाढदिवशी जनरल स्मटर्सनं लिहिलं तुरुंगात त्यांनी माझ्यासाठी सँडल्स जोडी बनवली मी अनेक उन्हाळ्यांमधे ती वापरली तरी या थोर माणसाच्या चपला चा वापरण्याची माझी योग्यता नाही अशी माझी भावना आहे